पुस्तक शामची आई लेखक साने गुरुजी वाचक माधवराव वाबळे मातृप्रेमाचे महान मंगल स्तोत्र शामची आई हे पूज्य साने गुरुजींचे पुस्तक महाराष्ट्रात घरोघरी वाचले जाते ह्या पुस्तकाचे वाचन करणे वा करून घेणे हा एक सांस्कृतिक भाग झाला आहे देवादिकांची स्तोत्रे आपण म्हणतो आपल्या मुलामुलींकडून म्हणून घेतो त्याचप्रमाणे साने गुरुजींनी लिहिलेले मातृप्रेमाचे स्तोत्र घरोघरी वाचले जाते या पुस्तकाचे आचार्य आत्रे यांनी उत्कृष्ट रसग्रहण लिहिले आहे ते पुढीलप्रमाणे जगामध्ये आजपर्यंत अनेक कवींनी आणि लेखकांनी आई आईसंबंधी लिहिलेले असेल कविता केल्या असतील गोष्टी लिहिल्या असतील पण मराठी भाषेत साने गुरुजींनी श्यामच्या आईमध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवले आहे असे अतिवाधुर्याने आणि मांगल्याने ओथमलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही वाङ्मयात असेल असे मला मुळीच वाटत नाही अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले वाटेल त्याच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे तसे साने गुरुजींच्या श्यामच्या आईमध्ये आहे या दोन्ही म शुद्ध आणि निर्मळ प्रेम अगदी तुडुंब भरून वाहत आहे अमृतदेखील आण पडेल अशी मितांत ठीक ठिकठिकाणी या काव्यात अगदी हारोहारीने लागून राहिली आहेत द्राक्षांचे घडच्या घड नुसते लोंबताहेत चौकडे त्यातले किती तोडावेत आणि किती चाखावेत अगदी वेळ लागायची पाळी येते खरोखर ज्ञानेश्वरीप्रमाणेच श्यामची आई हे मराठी भाषेचे एक अमरभूषण आहे यात काही शंका नाही स्फूर्तीच्या प्रसादाच्या आणि तन्मयतेच्या एका दिव्य अवस्थेत अशा तऱ्हेचे अलौकिक लेखन संभवते पुन्हा पुन्हा अशा अद्भुत कृती निर्माण होत नाही मातेचे प्रेम हे सर्वात प्रेमात थोर आहे ममतेचा मातृप्रेमाचा गौरव इतक्या विस्ताराने आणि अळवून क्वचित एखाद्या लेखकाने केला असेल पाश्चात्य वाङ्मयाच स्त्रीच्या प्रणयाचा फार गवगवा झाला आहे तथापि आईचे प्रेम हा केवळ हिंदू संस्कृतीचा वारसा आहे देवाला माऊली म्हणायचे धर्मग्रंथाला आई म्हणायचे देशाला माता म्हणायचे ही फक्त आपल्या संस्कृतीचीच शिकवण आहे ह्या प्रेममयी त्यागमय आणि सेवामय संस्कृतीचे स्तन्य साने गुरुजींच्या आईनेच त्यांच्या मुखात घालून त्यांना वाढविला जगात पुष्कळ मुलांचे आपल्या आयांवर प्रेम असेल आईवर कोणाचे प्रेम असत नाही पण साने गुरुजींनी आपल्या आईवर जसे प्रेम केले तसे मात्र कोणत्याही मुलाने आपल्या आईवर केले असेल असे मला वाटत नाही ही, ही माय लेकरांची जोडी म्हणजे अगदी एखाद्या पुराण्यातल्या गोष्टीसारखी अद्भूत वाटते गुरुजींनी एवढे प्रेम करावे अशाच योग्यतेची त्यांची आई होती त्याखेरीज का गुरुजी एवढे मोठे झाले गुरुजींना त्यांच्या आईने मोठे केले तर गुरुजींनीही आपल्या आईला मोठे करून तिचे ऋण फेडले एवढे मोठे केले की ती आता केवळ गुरुजींची आई राहिलेली नाही महाराष्ट्रातल्या नवे भारतातल्या सर्व मुलांची ती आता आई झालेली आहे आणि चैतन्याचा जो मधुरपाना तिने गुरुजींच्या मुखात ओतला तो या देशातील लक्षावधी लोकांना अनंत आपल्या हृदयाशी धरून ती यापुढे पाजल्याखेरीज राहणार नाही काही लेखक रक्ताची शाई करून लिहितात पण साने गुरुजींनी श्यामच्या आई हे पुस्तक आपल्या अस्वांनी लिहून काढले त्यातले प्रत्येक अक्षरन अक्षर गुरुजींनी गहीवरलेल्या अंतकरणाने आणि डबडबलेल्या डोळ्यांनी लिहिले आहे त्यातले प्रत्येक वाक्यान वाक्य दाटून आलेल्या गळ्यातून अन् दाबून ठेवलेल्या हुंदक्यातून निर्माण झालेले आहे त्यामुळे कोरड्या डोळ्यांनी आणि कोरड्या हृदयाने हे पुस्तक वाचणे अगदी अशक्य आहे कोणत्याही पानावरचे कुठलेही वाक्य काढले तरी चटकन डोळ्यात पाणी येते नाशिकच्या तुरुंगात असताना दिवसा काम करावे आणि रात्री जगन्माता भारतमाता व जन्मदात्री माता, माता, माता यांच्या विचारात रंगून जावे मनात मातृप्रेमाचा असा त्रिवेणी संगम होत असताना त्या तीर्थामधून श्यामची आईचा आकस्मात उगम झाला आव्हाळातून धबाधभा गंगा खाली पडावी तशी गुरुजींच्या लेखणीतून धो धो धो सरस्वती नुसती वाहत होती अवघ्या पाच दिवसात त्यांनी हे पुस्तक लिहून काढले गुरुजींच्या सवंगड्यांनी त्यांना विचारले गुरुजी तुमच्या जीवनात हा कस्तुरीचा सुगंध कोठून आला तुमच्यामध्ये ही सेवावृत्ती आणि ही निरहंकारिता कसी निर्माण गुरुजी अश्रुपूर्ण नेत्र गड़ो सारे मजे आईचे के देने है बरे माजा आई मुरुा कलपतरु गाईगुरावर फुलपाखरा वाड़ा माड़ा प्रेम कराया तिने माला शिकवि को मांडा करवा अण अगदी गरिबीतही आपले सत्व व सत्व न गमिता कसे राहावे हे तिनेच मला शिकविले थांबा मी माझ्या आईच्या गुणांचे गाणे तुम्हाला म्हणूनच दाखवितो पाण्याच्या रुपेरी धारा कारंजातून जशा एकदम वर उसळाव्यात तसे गुरुजींच्या अंतकरणातून जन्मापासून हिलावत असलेले मातेचे प्रेम गोष्टीच्या रूपाने एकदम त्यांच्या मुखातून उसळून बाहेर पडले गाणाऱ्याचे होठ जसे पवित्र झाले तसे ऐकणाऱ्याचे कानही कृतार्थ झाले आपल्या मुलांचे संगोपन कसे करावे ही कला गुरुजींच्या आईला फार चांगली माहीत होती एकत्रित नि बालबोध घराण्यातील शुद्ध आणि सुंदर परंपरा तिच्या ठाई एकत्रित झाल्या होत्या सूर्यचंद्राच्या किरणांनी जसे कमळे फुलतात तशा आईबापांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलतात हे तिला माहीत होते गुरुजींच्या जीवनाचा झरा शक्य तितका निर्मळ ठेवण्याची काळजी तिने घेतली असूंचा गुरुमंत्र तिनेच गुरुजींना दिला शरीर आणि कपडे फार झाले तर साबणाने स्वच्छ होतील पण मन कशाने स्वच्छ करता येईल असूंनी म्हणून असूंचे हौद परमेश्वराने डोळ्याजवळ भरून ठेवले आहेत पण त्याची कोणाला आठवण आहे बारक्या सारख्या दुःखासाठी लोक पसापसा असू ढाळतात पण आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारे भाग्यवान या जगात कितीसे आहेत सिंच शिंचिंच प्रेम वेली बोई हा असूंच्या पाण्याने मन शुद्ध करून त्याच्यात प्रेमाची व भक्तीची वेल वाढवण्याचा मीराबाईंचा मंत्र गुरुजींना त्यांच्या आईने शिकविला असूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीची कमळे फुलतात आपल्या जीवनवेलीला आत्मशुद्धीच्या आसवांचे शिंपण घालावयाला आईने गुरुजींना लहानपणापासून शिकविले म्हणूनच त्या वेलीवर देशभक्तीची आणि ईश्वर भक्तीची चंद्रसूर्यासारखी दोन तेजस्वी फुले पुढे मोठेपणी उमलली गुरुजींच्या जीवनात आचारांचे आणि विचारांचे सौंदर्य त्यांच्या आईनेच निर्माण केले हळुवार भावनांचे मनोहर काव्य त्यांच्या आईनेच त्यांच्या हृदयात ओतले फुलांचे वेळ गुरुजींनी आपल्या वडिलांपासून घेतले पण फुलांवर प्रेम करावायला गुरुजींना त्यांच्या आईने शिकविले फुलांच्या कळ्या झाडावरून तोडू नयेत फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे झाडे म्हणजे फुलांच्या माता मुक्या कळ्यांना जीवनरस पाजून झाडे त्यांना फुलवितात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी तोडावी मुक्या कळ्या तोडड्या म्हणजे झाडांना अतिशय वाईट वाटते अशा कितीतरी काव्यमय शिकवणी गुरुजींना त्यांच्या आईने दिल्या निसर्गावर प्रेम करावयाची दीक्षा देखील गुरुजींना त्यांच्या आईनेच दिली रात